श्लोक बारावा यदा आदित्य गे जो जगद भास यंद्र हे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते जे चंद्राचे अथवा अग्नी चे ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जात तरी सूर्य सकट आघावी भी, हे विश्व रचना जे दावी ते दिनावी आद्यंती आहे तर सूर्यासह ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आधी अंती आहे असे समज जलशोषून गेली सविता ओलांश पुरवी तसे जे माघवत ते चंद्री पंडूस होता ज्योत्सना अर्जुना सूर्य पृथ्वीवरील सर्व प्राणी म्हणजे ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होत आणि दहन पाचन सिद्धी करीत जाण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटाला नेते ते, ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखरतेज माझेच आहे श्लोक तेराव गामाविष्य च भूताने धारयाम्यह मोजसा औषधी मध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने धारण करतो चंद्र होऊन सर्व औषध असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरुपी मातीचे ढेकूळ विरगळून जातच नाही आणि भूते हि चरा च हे धरी तसे जिए अपारे तिए मिळ करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मी धारण करतो गगनी मी पांडुसुता चंद्राचे नि मिसे भरला जालो चालत सरोवरू अर्जुना आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो आहे तेथूनी फाकती रश्मी कर ते पाट अपार सर्व औषधींचे आगर भरित असे मी तेथून म्हणजे त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व म्हणजे वनस्पतींचे मळे भरित आहे ऐ सेनी सस्या दिन्य जाती सुकाळा भूत अशा तऱ्हेने मी सस्या जातीची विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो श्लोक चौदावा अहम वैश्वानरो भूत वा प्राणी देह माश्रित प्राणा पान समायुक्त पचाम्यन चुर्विधम प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून असलेला प्राण व अपान या नियुक्त असा जठरांनी मी होऊन शुष्क स्निग्ध सुपक्व व विदग्ध या चार प्रकारचे अन्न पचवतो आणि निपजविले अन्न कैसे जिरुनी समाधान भोगीती जीव आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भुगतील अशी भूकेची प्रखरता कोठून आणायची कि तशी भुकेची प्रखरता पोटात ता प्राणी करोनी मात्रांच्या शरीरात नाभीस कंदावर आगटी तयार करून अर्जुना पोटातील अग्नि मीच झालो आहे प्राणा पानाच्या जोड भाती फुंक फुंको निया अहो राती अटी तसे नेणो किती उदरा माझी प्राण व अपान जोड भात्याने रात्रंदिवस फुंकून फुंकून पोटामध्ये किती अन्न पचवत हे कळत नाही शुष्के अथवा स्नेगधे सुपक्वेका विदगे परी मिची गा चुर्वि अन्ने पची कोरडी अथवा तुपट चांगली शिजलेली अथवा करपलेली अशी चार प्रकारची अन्न आहेत परंतु त्या चार प्रकारच्या अन्ना अर्जुना मी एकटाच पचवतो एवमे रवी मुख्य साधन बन्नी मीची, जना, मीची, मीची। याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे प्राण्यांना जगवणारे जीवन मीच आहे व अन्नाच्या ठिकाणी अन्न जिरवण्याचे कामे मुख्य साधन जो जठरागणे तोही मीच आहे आता ऐसी आही वरी काई सांगो व्याप्तीची नवाई येथ तुझे नाहीची घेई सर्वत्र मी आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू अर्जुना या विश्वात सर्व ठिकाणी माझ्या शिवाय दुसरी कोणीच नाही तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज तरी कैसे निपाखे सदा सुखी ये, ये बहुदुखे क्रांत भूते मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुखाने व्याकुळ झालेले असे आढळतात असे रूप वैचित्र कशामुळे उत्पन्न झाले जे से सगळी दिवे लावणी जालिया का न देखणी उरली ए केमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे, दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न करणारे म्हणजे मंद प्रकाश देणारे असे का राहिले ऐसी हन उखी विखी करिता हसी मानसी की तरी परीस तेही की शंका फेडू असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करीत असलास तर त्या विषयी ऐक व तू आपल्या शंकेचे निवारण करून घे पैया घवा मीची असे येथ नाही कि रानारीसे परी प्राणी या उल्ह बुद्धी ऐसा सर्वच आहे यात खरोखर अन्यथा नाही परंतु ज्या प्राण्यांची अंधकरण रुपी उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो जैसे एकाची आकाश ध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी ज्याप्रमाणे एकच आकाश ध्वनी निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो का लोक चेष्टी वेगळाला जो हा एकाची भानू उदयला तो अनानी परी गेला उपयोगासी अथवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारांमध्ये निरनिराळे उपयोगास गेला नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धी प्रमाणे परिणामाला पावले आहे अग नेणा आणि चतुरा पुढा निळ यांचा दुसरा नेणा सरपत्वे जा सुखाला गी अरे अर्जुना अज्ञानी व ज्ञानी यांच्या पुढे दोन सरांचा म्हणजे दोन पदरांचा नीलमन्यांचा हार हा अज्ञानाला सर्प्रमाणे भीती उत्पन्न करणारा झाला व तोच हार ज्ञानाला हार नीलमन्यांचे आहे असे यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानसी मी सुख दुख तो अज्ञानांसी हे दृष्टांत राहू दे एकच स्वाती नक्षत्रचे पाणी ते शिंपी मध्ये मोती होते व सर्पात विषय होते त्याप्रमाणे मी ज्ञान सुखरूप आहे व अज्ञान याला दुःखरूप आहे श्लोक पंधरावाहिसनिविष्ट मत स्मृतीर्नमुहन वेदैश सर्व वेदांत कृद् वेदा सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे त्याना स्मृती ज्ञान व विस्मृती माझ्यापासूनच होत सर्व वेदांकडून मीच जाणला जातो मी उपनिषेदांचा करता म्हणजे वेदांत संप्रदाय प्रकट करणारा आहे वेदांना म्हणजे वेदांच्या अर्थाला म्हणजे माझ्या ज्ञानाला मीच, मीच कारण आहे ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमु आहे स्फुरे अहरनिशि ते वस्तू गा वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदय देशात मी अमुक आहे अशी जी बुद्धी दिवस पुरते ती वस्तू मी आहे परिसंतांत गुरुचरण उपासिता वैराग्यसी परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता यांचा अभ्यास केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता येनेची सत्कर्मे अशेशही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांचा म्हणजे देहाच्या ठिकाणी असलेला अहंकार आत्मस्वरूपी विश्रांतीला पावतो म्हणजे आत्मस्वरूपी स्थिर होतो ते आपे आपखी येथे मी वाचून अबलोकी आू असे ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने पाहून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुस्वरूपत्वाने नेहमीच आनंदात असतात या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनात माझ्याशिवाय दुसरे कोण कारण आहे का अगा सूर्योदया जाये सूर्यची पहावा धनंजय देवी माते मिळावया मी चिहेो अरे अर्जुन सूर्योदय झाला असता जसे सूर्याने सूर्याला पाहवायचे त्याप्रमाणे मला मी जाणण्याला म्हणजे माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे ना शरीरा परत गौरवाची ऐकता देही जयांची अहंता बुडोनी ठेरी माझ्या अज्ञानालाही मीच कारण आहे एक माझ्या ज्ञानाला मीच हेतू आहे असे सांगितले व या उभी पासून चारशे एकोणतीसाव्या ओबीपर्यंत माझ्या अज्ञानाला ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झाला आहे ते स्वर्ग संसाराला कर्मार्गी दुखाच्या सेलभागी विभागी होती ते देहाचे उपासक स्वर्ग व संसारा करता कर्म मार्गाने धावत असता म्हणजे स्वर्ग व संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता कर्माचरण करीत असता दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात परी हे हि होणे अर्जुना मजचीव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू निद्रेते होय परंतु अर्जुना त्या अज्ञानी लोकांना हे हि होणे म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणे हे देखील माझ्यामुळेच होते ते कसे तर ज्या प्रमाणे जागा असलेला पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो पैसू हरपला तो ही दिवसेची मी नेणू न विषय देखील स्तवभूती ढगाच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानीच जाणण्यात आला त्याप्रमाणे मला न जाणून प्राणी मात्राने माझ्यामुळे विषय पाहिला म्हणजेच भोगला एवम निदोधी हेतू धनंजय ज्ञाना अज्ञाना जीवा या मिची मूळ या व या पुढील अव्वीत जीवाच्या ज्ञानाला व अज्ञानाला मीच कारण आहे असे सांगतात अर्जुना ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा म्हणजे झोप लागण्यापूर्वीचा जागेपणा कारण आहे त्याप्रमाणे जीवांच्या ज्ञान व अज्ञानाला मीच कारण आहे जैसे सरपत्व का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाची संसार मियाची सिद्धू अर्जुना ज्याप्रमाणे सरपत्वाला दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोरच आहे म्हणजे दोराचे मूळचे स्वरूपच आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्ध होतो म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझी सत्ताच कारणीभूत आहे मनोनी जैसा ऐसे तैसया माते नेनोनी धनंजया वेदू जाणो गेला तवतया जाण अर्जुना जसा मी आहे तसा मला न जाणून वेद जाण्याला गेला तो मी वेदाकडून यथार्थ न जाणला गेल्यामुळे त्या वेदाचे भाग झाले तरी ती ही शाखा भेदी मीची जाणी जै त्रिशुद्धी जैसा पूर्वा परा नदी समुद्र चिठी तरी वेदाच्या त्या वेगवेगळ्या शाखांनी मीच एक खरोखर जाणला जातो तो कसा तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्र शेवटी मिळण्याचे ठिकाण होतो आणि महा सिद्धांता पासी श्रुती हार पती शब्देसी जैसी या सगंधा आकाशी वातलहरी. आणि एकमेव ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दांसह नाहीसे होतात त्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुडुका आकाशात नाहीश्या होतात तैसे समस्त हि श्रुती जात ठाके ऐसे निवांत ते मिची करी यथावत प्रकटोनिया त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात म्हणजे त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो ते मी प्रकट करून यथावत करतो जग हार पेजेश ते निज ज्ञान चोख जाणता मी म्हणजे श्रुती सर्व जग ज्या ठिकाणी लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे वेदातील अर्थाचा संप्रदाय यथायोग्य प्रवृत्त करणारा मीच आहे जैसे जा निदेलिया जागीजे जेव्हा स्वप्नीचे जे किर नाही दुजे परी एकत्व हि देखो आपलेची ज्या प्रमाणे निजलेल्याला जागे केले म्हणजे त्यावेळीच त्या, त्या स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते एवढेच नाही तर त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते तैसे आपले अद्वयपण मी जाण तसे दुजे न बीण तया बोधा कारण जानता मी ची त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो म्हणजे द्वैत काही नाही तर मीच एक आहे असे जाणतो व मीच एक आहे अशा ज्ञानालाही जाणण्यास मीच कारण झालो आहे मग आगी लागली या कापुरा ना काजळी ना वैश्वान उरणे नाही वीरा जयापरी मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना ज्याप्रमाणे काजळी राख अथवा अग्नी काहीच उरत नाही तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जुडोनी तरी नाही किरण आणि त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा नाहीसे होते तेव्हा जे आत्मस्वरूप नाही असे खरोखर नाही मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही गेला मागे तया या चोराते कवन केशा ऐसी शुद्ध ते मी मागासह जो विश्व घेऊन गेला त्या चोराला कोण कोठे शोधील अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे ती मी आहे ऐसी जडा जडव्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीक ये निरूपहिती आपुल्या रूपी याप्रमाणे मोक्षाच्या स्वामी म्हणजे श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रुपात त्या व्याख्यानाचे परिवसन केले तो आची बोधु आघाची अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदयो जैसा क्षीराणवी तो सर्व अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला तर आकाशातील चंद्राचा उदय जसा क्षीर समुद्रात प्रतिबिंबित होत तसं का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद बोध अथवा ज्या भिंतीवर चित्र काढली आहेत त्या भिंतीच्या समोरील भिंत जर अर्शासारखी प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकीत असेल तर तिच्यात त्या चित्रांचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटते त्याप्रमाणे अर्जुनामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये एकच बोध नांदत आहे तरी बाप वस्तू स्वभाव तव ोडीए हाव म्हणून अनुभवी यांचा रावो अर्जुन म्हणे तरी काय आश्चर्य आहे पहा कि ते वस्तूचे स्वरूप जो जो अनुभवाच येते तो तो त्याच्या संबंधीची गोडी अधिक बळावत जाते आणि म्हणूनच अनुभव राजा अर्जुन म्हणाला जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देव महाराज आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार देवाने आपण आपले जे निरुपाधिक स्वरूप ते सांगितले ते एक वेळ अव्यंगवाने तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले तेच निरुपाधिक स्वरूप मला पुन्हा एक वेळ काही न्यून न ठेवता सांगा असे अर्जुन म्हणाल तेव्हा द्वारकेचे राजे श्रीकृष्ण म्हणाले चांगली तेलिस पै अर्जुना आम्हा हि वाडे कोडे अखंडा बोलो आवडे परिकाय कीजे नजोडे, उसते ऐसे. जोडे पुसते अर्जुना आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी या विषयी बोलणे आवडते परंतु काय करावे तसा विचारणारच मिळत नाही आजी मनोरथासी फळ जोडला तू केवळ जे तोंड भरून निखळ आलासी पुसू आज तू आमच्या मनोरथाला फळ मिळाला आहेस जी स्वरूप वर्णन ही वरी भोगी जे ते अनुभवी च तू विरजे पुसोनी मजमाजे देतासी सुख अद्वैताच्याही पालीकडला जो जो अनुभव भोगायचा त्या अनुभवाचा तू सहाय्य करणारा आहेस व निरुपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न विचारून तू माझे सुख मला देत आहेस जैसा आरिसा आलिया जवळ दिला प्रमाणे आरसा जवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्याला दिसते त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्या मध्ये तू श्रेष्ठ आहेस तू व नेनो निसावे मग आम्ही परिसव बैसावे तो गा पाडू नव्हे सोय तुला ही गोष्ट कळत नाही म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही तयार व्हावे आवडते अर्जुना त्यासारखा हा प्रकार नाही ऐसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी असे म्हणून देवानी अर्जुनाला आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले व मग अर्जुनाशी देव काय बोलले पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे जसे दोन ओठ पण बोलणे ऐ पाय दोन पण चालणे त्याप्रमाणे तू पुसणारा व मी सांगणारा या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे प्रस्तुत श्री कृष्ण म्हणतात अर्जुना आम्ही व तू एक वस्तु रूप आहोत असेच तू समज या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्वत दोघेही एकच आहोत ऐसा बोलत देवो भुल मोहे अर्जुना ते आलिंग ठाए मग बिहाला म्हणे नोहेर्जुनाला मिठी मारून राहिले श्रीकृष्णांनी द्वैत शिल्लक ठेवले मग बिचकले व म्हणले कि हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी उपयोगाचे झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल थिथे कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता त्या पदार्थाला रुची येते तरी पण उसाच्या रसाच्या बनलेल्या ढेपीला रुची मीठ लावणे वाईट आहे कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होईल त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही कारण त्यामुळे संवाद सुखाची असलेली गोडी नाहीशी होईल आधीचा या काही नर नारायणासी भिन्न नाही परी जीरो माझा माझ्या ठाई वेगुहा माझा आम्ही नारायण वहा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळच भिन्नपणा नाही पण ही माझी ऐक्य प्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी हो बुद्धी सहसा श्री कृष्ण म्हणे वीरेशा तो तुवा कैसा प्रश्न केला अशा बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले हे वीर अर्जुन तो प्रश्न तो कसा केलास जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला जो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपात देहबुद्धी विसरून नाहीसा होत होता म्हणजे देवाशी ऐक्याच येत होता तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा माघारी म्हणजे देहबुद्धीवर आला तेथ सदगद बोले अर्जुने जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा यावर अर्जुन कंठदा म्हणाला महाराज आपले निरुपाधिक स्वरूप तुम्ही सांगा असे मी म्हणाले य या, या बोला तो शारंगी तेची सांगा वया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे असे अर्जुनाने म्हटल्यावर तो शारंग श्री कृष्ण तेच सांगण्याकरता उपाधी दोन प्रकारांनी सांगायला लागला निरुपहित उपाधिका सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपा संबंधाने प्रश्न विचारला असता देव येथे उपाधी का सांगत आहेत असे जर सध्या कोणासही वाटत असेल तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव काढणे चोखाची शुद्धी तोडणे किडची जेवी तर मंथन करून दयातून ताकाचा भाग वेगळा करणे यालाच कोणी लोणी काढणे असे म्हणतात अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने हिनकस धातू बाहेर काढावी लागते बाबोळीची सारावी हाते परी पाणी तव असे आईते अभ्रची जावे गगनते सिद्धची की पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सरावे पण पाणी जसे आयते असते अथवा आकाशातील ढगच गेले कि आकाश स्वतः सिद्ध आहेच वरील कोंडिया झाडून केली कणू घेता बिरंगोळा असे काही धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून दूर केले कि शुद्ध धान्य घेण्यास हरकत आहे का तैसा उपाधी उपहिता शेवट जेथ विचारिता ते कोणाचेही न पुसता निरुपाधिक त्याप्रमाणे कराव्यास लागले असता अज्ञाना शुद्ध चैतन्य होय हे कोणालाही न पुता खुशाने समजावे जयसेन सांगणे वरी बाळापती सिरूप करी बोल निमालेपणे विवरी अचर्चाते नवीन लग्न झालेल्या लहान मुलीला वेगवेगळ्या वेग पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा का असे विचारत असता प्रत्येक नावाला नाही नाही म्हणून म्हणणारी ती मुलगी ज्या नावाच्या उच्चारा बरोबर लाजेने मुरकून गप्प बसते त्या न बोलण्यातच ती आपला नवरा दाखवते त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे का असे विचारले असता ती श्रुतीवधू तो प्रपंच परमात्मा नाही असे सांगते व शब्दाकडून न होणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते व या गप्प बसण्यात परमात्म्याच्या स्वरूपात सुचवते जोगे नव्हे तेथीचे सांगणे ऐसे आहे म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोली जे आधी त्याप्रमाणे जे निरुपाधिक स्वरूप सांगण्याजोगे नाही ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे म्हणजे ते स्वरूप साक्षात शब्दानी सांगता येत नाही म्हणून उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात उपाधिका बोली इया शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्रकोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे मग तो म्हणे गा सव्यसाची पैये संसार पाटणीची वस्ती सावी आटाची पुरुषी. मग ते श्री म्हणाले अरे अर्जुना या संसार रूपी नगरातील वस्ती स्वभावात अल्प अशा दोन पुरुषांचीच आहे